चिमणीचं बक्षीस शेरीन आणि शंबा शेजारी शेजारी राहत असत शेरीन फार हावरट होता त्याला इतरांचा अतिशय हेवा वाटायचा शंभा दयाळू होता सर्वांशी तो नेहमी प्रेमानं वागायचा शंबाच्या घरासमोर एक मोठं झाड होतं झाडावर चिमणीचं एक घरटं होतं एक दिवस त्यातून एक छोटसं पिल्लू खाली पडलं त्याचा पाय मोगला होता शंबान प्रेमानं त्याला उचललं त्याच्या पायाला औषध लावून पट्टी बांधली मग त्याला हळूच परत घरट्याप नेऊन ठेवलं थोड्याच दिवसात चिमणीचं पिल्लू मोठं झालं आणि उडू लागलं आता मोठी झालेली ही चिमणी शंबाकडे आली आणि म्हणाली तू मला मदत केली होतीस त्यामुळे हे मक्याचे दोन दाणे बक्षीस म्हणून तुझ्यासाठी आणले शंबाने दोन्ही दाणं जमिनीत लावले आणि रोज त्यांना पाणी घालत राहिला त्यातून खूप छान मक्याचं पीक आले थोड्याच दिवसातच पीक तयार झाले काय आश्चर्य मक्याच्या कणसात दाण्याच्या ऐवजी बहुमोल रत्न होती शंबान ती रत्न विकली आणि तो खूप श्रीमंत झाला हे पाहून शेरीन आश्चर्यचकित झाला शंभाला इतके पैसे कुथून मिळाले असा विचार करत शेरीन शंबाच्या घरी गेला आणि त्यानं चौकशी केली काही न लपवता शंभानं सगळी खरी गोष्ट त्याला सांगून टाकली शेरीन विचार करू लागला काय केले म्हणजे मी पण शंभासारखा श्रीमंत होईन त्याला त्याच्या घरासमोरच्या झाडावर एक घरटं दिसलं एक लांब काठी घेऊन तो घरटं जोरजोरात हालवू लागला एक लहानसं पिल्लू घरट्यातून खाली पडलं त्याचा पाय मोगला होता शेरीनं त्याला उचललं आणि पायाला औषध लावून पट्टी बांधली आणि परत त्याला घरट्यात ठेवून दिलं थोड्याच दिवसात ते पिल्लू मोठं झालं आणि उडू लागलं मोठी झालेली चिमणी एक दिवस शेरींकडे आली त्याला दोन मक्याचं दाणं दिले आणि म्हणाली जा हे जमिनीत पेर ते उगवले की त्यातून काय येईल बघ एवं सांगून चिमणी उडून गेली ती झारेही खूप लवकर वाढू लागली कणसं तयार होण्याची शेरीन खूप आतुरतेनं वाट पाहू लागला एक दिवस तो बागेत गेला पण काय आश्चर्य तिथे पीक नव्हतं हातात तलवार घेऊन एक भयानक राक्षस तिथं उभा राहिला होता त्याला पाहून शेरीन चांगलाच घाबरला आणि जोरात घराकडं पडू लागला राक्षसही त्याच्या मागोमाग घरात घुसला आणि घरातले सगळे पैसे आणि धनसंपत्ती घेऊन निघून गेला बिचारा शेरीन